वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग तिसावा पराक्रमी हनुमानाने सुद्धा सीतेचे आणि त्रिजटेचे बोलणे आणि राक्षसींचा धाक धागद पडशा वगैरे सर्व काही ऐकले नंदनवानातल्या देवतेप्रमाणे देवी त्या देवीकडे पाहत असता त्या वानराच्या मनात नाना प्रकारचे विचार येऊ लागले हजारो काय कोट्यवधी अगणित वानर जिचा सर्व दिशांना शोध करीत आहेत तीही मला सापडली पण योग्य रीतीने कामाला लावलेल्या शत्रूची शक्ती ओळखणाऱ्या आणि गुप्ततेने हालचाल करणाऱ्या माझ्या ह्या हेरालाच इतकेही दिसून आले राक्षसांचे वैशिष्ट्य आणि ही पुरी तसाच राक्षसाधिपती रावणाचा प्रभाव यांचे मला निरीक्षण करायला मिळाले त्या अद्वितीय सर्व जीवांविषयी दया बाळगणाऱ्या पती दर्शनोत्सुक भारेला ज्या रीतीने आश्व आश्वस्त करता येईल त्या रीतीने त्या पूर्णचंद्रासारखे मुख असलेल्या सीतेला मी आश्वस्त करेन हिने कधी दुःख पाहिले नाही आणि या दुःखाचा शेवट कसा होणार हेही तिला कळत नाही शोकाने सारे चैतन्य जिथे मारले अशा या सतीला आश्वासन न देता जर मी जाईन तर हे ते माझे जाणे दोषास्पद होईल मी जर तसाच तिकडे गेलो तर ही यशस्वीनी राजपुत्री जानकी स्वतःला वाचवणारा आधार न दिसल्याने प्राण सोडेल याचप्रमाणे पूर्णचंद्रासारखे सुंदर मुख महा तो महाबाहू तो सीतेच्या भेटीकरता असुसला त्याचेही समाधान करणे योग्य आहे पण या राक्षसींच्या डोळ्या देखत बोलणे करणे अशक्य काय बरे करावे अशा पेचात मी पडलोय या उरलेल्या रात्रीतच जर मी तिला आश्वस्त केले नाही तर ती प्राण सोडील याद बिलकुल शंका नाही तिकडे रामाने जर मला सीता माझ्याकरता काय बोलली असे विचारले तर या सुंदरीशी न बोलता त्याला मी काय उत्तर सांगणार सीतेचा संदेश न घेता मी येथून तोरेने गेलो तर काकूतचे राम आपल्या तीव्र कुक्रोध भरलेल्या डोळ्याने मला जाळूनसुद्धा टाकेल जरी मी स्वामी सुग्रीवाला राम कार्यकर्ता पुढच्या उद्योगाला लावले तरी त्याचे सैन्यासह येथे येणे व्यर्थच होईल आता आपण राक्षसी आणि सीता यांच्या मधल्या जागेत जाऊन थांबावे आणि अतिशय पिडून गेलेल्या हिला हळूहळू आश्वासन देऊ लागावे मी हा अतिशय लहान झालो आहे आणि विष्क म्हणजे वानर आहे तिच्यापुढे मी माणसांची संस्कृतवाणी जर बोलेन ब्राह्मणांसारखी जर मी संस्कृतवाणी तिच्यापुढे उच्चारली तर सीता मला रावणच मानून भिवून जाईल सामान्य मनुष्याचीच अर्थयुक्त बोली तिच्यापुढे बोलणे आवश्यक त्याखेरीज या अनंदितेचे सांत्वन करणे शक्य होणार नाही जानकी माझे रूप तसेच बोलणे पाहून अगोदरच राक्षसांकडून भयभीत झालेली अधिकच भयभीत होईल असे भय उत्पन्न झाल्यामुळे ती मनस्विनी विशालाक्षी मला इतब घेणारं रावण मानून ओरडा करेल तिने ओरडा करतास एकदम राक्षसींचा हा नाना शस्त्र घेतलेला भयंकर समुदाय मृत्यूसारखा धावून येईल मग सर्व बाजूने मला विढून या विद्रुप तोंडाच्या महाबलिष्ट राक्षसी माझा वध करण्याचा किंवा मला धरण्याचा प्रयत्न करतील मला मोठ्या फांद्यावरून बारीक फांद्यावर खूप <coughs> फांद्या असलेल्या वृक्षांच्या डहाळ्यावर धावत जाताना पाहून त्या अतिशय शंकित होतील वनात फिरताना माझे महान रूप पाहून त्या राक्षसी भयभीत होऊन किंकाळ्या फोडू लागतील मग या राक्षसी राक्षस राजाने आपल्या भवनात नेमलेल्या राक्षसांना हाका मारू लागतील मग ते हाती शूल बाण खटग इत्यादी विविध आयुधे घेऊन धोका उत्पन्न झाल्या म्हणून वेगाने या झटापटेत धावून धावून ते।, ते मला वेढा घालून अडवून धरतील मी ते राक्षस सैन्य उडवून लावेल पण महासागराचा परतीर गाठणे मला मग शक्य होणार नाही किंवा झटपट करून पुष्कळ राक्षस मला घेरा घालून पकडतील मी पकडला जाईन आणि सीता माझ्या हेतूविषयी अजाणतीच राहील हिंसेचे गोड़ी असणारे कदाचित या जानकीची हिंसाई ही करतील त्याने राम सुग्रीवांचे हे कार्य नष्टच होईल राक्षसाने वेढा दिलेल्या सभोवार समुद्र आणि मार्ग नसलेल्या अशा पहारातल्या ठिकाणी जानकी राहत आहे युद्धात मला राक्षसानी मारले किंवा पकडून ठेवले तर रामाचे कार्य साधण्याला मला दुसरे सहाय्यच दिसत नाही मी मारला गेलो तर हा शंभर योजन लांब असलेला महासागर ओलाडणारा दुसरा कोणी वानर विचार करूनही मला आढळत नाही मी हजारो राक्षसांनासुद्धा मारण्याला समर्थ आहे हे खरे पण मग मला महासागराच्या पलीकडचा किनारा गाठणे शक्य होणार नाही युद्धही अनिश्चित परिणामाचे मला शंकेतपणामुळेच आवडत नाही जे करायचे ते संशयरहित असलेले करायचे मग कोणता शहाणा संशयित असलेले करीन सीतेशी बोलायचे तर हा माझ्याकडून मोठा दोष गडे, बरे न बोलो तर वैदेहिता प्राणत्याग होईल गोंधळीला मनाचा दूत मिळाला की उद्दिष्टे सत्य असूनसुद्धा ती परिस्थितीला विरोध झाल्याने सूर्योदयाच्या वेळी अंधार जसा विरोधी ठरतो तशी विरोधी ठरतात साध्य असाध्य बुद्धीने निश्चय केला असता सुद्धा बुद्धीचे ते तेज पडत नाही स्वतः शहाणे समजणारे दूध कार्याची हानीच करता। कार्य बिघडणार कसे नाही माझ्या मनात गोंधळ कसा होणार नाही आणि समुद्राचे उल्लंघन व्यर्थ कसे जाणार नाही माझे बोलणे मे ती कसे ऐकेल आणि घाबरून जाणार नाही असा मनात विचार करून बुद्धिमान हनुमानाने एक बेट ठरवला तिथे शुभकर्मे सुरुजन रामाचे वर्णन करावे म्हणजे आपल्याच सुवृधाचे तिचे चित्त लागल्यामुळे ती घाबरून जाणार नाही ईश्वाकू श्रेष्ठ विख्यात रामाची शुभ धर्मयुक्त वचने मधुरवाणी वापरून तिला ऐकवली म्हणजे झाले ज्या योगे सीतेचा विश्वास बसेल असे जमवावे महाप्रतापी हनुमान त्या पृथ्वीपतीच्या सुंदरीचा अनेक प्रकारे विचार लक्षात घेऊन झाडाच्या शाखांच्या मध्ये बसून गोडपणे सत्यानुसार भाषण करू लागला सुंदरकांडाचा तिसवासर्ग समापत